सूर्यपुत्र लोकमान्य चिरोल खटला ताई महाराज प्रकरणा एवढंच लोकमान्यांचं रक्त आठवणारं खटला प्रकरण म्हणजे चिरोल खटला या खटल्याचा खलनायक चिरोल हा लंडन टाइम्सच्या परराष्ट्र विभागाचा प्रमुख होता हे वृत्तपत्र साम्राज्यवादी होतं इंग्लंडची सत्ता साऱ्या जगभर असावी हे या वृत्तपत्राचं धोरण होत चिरोलचं मुख्य काम परराष्ट्रीय राजकारणाबद्दल लेख लिहणं हे होतं परदेशातल्या बातम्या गोळा करण्यासाठी तो जगभर हिंडत असे लोकांच्यात फिरून माहिती काढून मग बातम्या तयार करण्यापेक्षा सरकारी रिपोर्ट वाचून त्यात मसाले घालून तो आपला लेख लिहित ले असे बंगालच्या फाळणीवर लेख लिहायला त्याला भारतात पाठवण्यात आलं ते समालोचन लिहिण्यासाठी तो भारतात फिरला या प्रवासात सहराणपूरला त्याची आगगाडी आढळण्यात आली कारण सहारणपूर हे प्लेगचं ठाणं होतं आणि आगगाडीत कोणी प्लेगचा पेशंट नाही ना याची तपासणी चालू झाली तो डॉक्टर चिरोलच्या डब्यात आला आणि त्याची नाडी तपासायला लागला तेव्हा संतापलेल्या चिरोलने त्याला जोराचे ठोसे लगावले डॉक्टराबरोबरचा पोलीस मध्ये पडला आणि त्याने डॉक्टरला वाचवलं त्या डॉक्टरने मग फिर्याद नोंदवली चिरोलने लगेच लॉर्ड कर्झनची मदत मागितली पण काही उपयोग झाला नाही तेव्हा चिरोलला सपशेल लेखी माफी मागावी लागली असा हा चिरोल भारत यांना तुच्छ लेखणारा होता मुंबईला आल्यावर चिरोलला मोठच घबाड म्याल। मुंबई सरकार आणि कोल्हापूर सरकार याचं लोकमान्यांची अतिशय वाकड होतं कोल्हापुरांचे डोंगरे सबनीस आणि भास्कर जाधव हो यांची चिरोलला खूप मदत झाली त्यांच्याकडून मसाला घेऊन केसरी मराठाच्या फायलीतून निवडक शब्द आणि उतारे यांचं भाषांतर करून वाक्यांची मोडतोड आणि फेरजुळणी करून लंडन टाईम्सचा लेख तयार झाला त्याचं भाषांतर कोल्हापूरकरांनी केलं ते पुस्तक छापल्यावर लोकमान्यांनी सरळ विलायतेतल्या कोर्टात चिरोल विरुद्ध फिर्याद नोंदवली दाजी खरे या लोकमान्यांच्या मित्राने विलायतेला न जाण्याबद्दल सुचवलं पण लोकमान्यांचा अंतस्थ हेतू सर्वांना नंतरच कळला या केससाठी घर ठेवून लोकमान्य लंडनला गेले चिरोलच्या पुस्तकातून लोकमान्यांनी तीस वाक्य निवडून काढली त्यातील काही त्यांच्या खासगी आयुष्यावर शिंतोडे उडवणारी होती तर काही अत्याचाराशी जोडलेली होती लोकमान्यांचे सॉलिसिटर जॉन्सन यांनी चिरोल विरुद्ध नोटीस बजावली पण त्या नोटिसीला उत्तर न आल्यामुळे बेअब्रुची फिर्याद दाखल केली डोंगरे सबनिसांच्या साक्षीसाठी कमिशन मुंबईत आलं डोंगरे यांनी साक्षीत सांगितलं की त्यांनीच चिरोळच्या पुस्तकाचं भाषांतर केलं त्यात स्वतःचा उल्लेख बहुवचनात आणि लोकमान्यांचा उल्लेख एकवचनात केला होता त्यात चिरोलला महात्मा म्हटलं होत त्या पुस्तकाच्या दोन हजार प्रती काढण्यात आल्या त्यातल्या कोल्हापूरकरांनी चारशे घेतल्या उरलेल्या पडून होत्या चिरोळच्या सहा मुद्द्यांवर लोकमान्यांनी बेअब्रुची फिर्याद केली ते म्हणजे एक हिंदू मुस्लिम दंग्यांचा फायदा घेऊन टिळकांनी गोरक्ष सभा काढली आणि या चळवळीसाठी मोठा दंगली घडवून आणल्या लोकमान्यांनी हा आरोप नाकारला दोन इंग्रजी सरकार उलथून टाकायला टिळकांनी आखाडे काढले लोकमान्यांनी सांगितलं की मराठी माणसाला तालमीची आवड असतेच तालमीला आखाडा लागतो हा आरोप म्हणजे त्यांची बेळग्रू तीन गणपती आणि शिवाजी उत्सव या दोन निमित्ताने धमकीने धाक तपटशाने टिळकांनी वर्गाणी गोळा केली लोकमान्यांनी ते सपशेल नाकारलं उत्सव करणं म्हणजे दंगे आणि होत नाही चार टिळकांनी दरोडेखोरांकडून पैसा गोळा केला ही बेअब्रू झाली पाच ताई महाराज प्रकरण यात प्रिव्ही काउन्सिव्हने आपल्या बाजूने निकाल दिला आहे असं ते म्हणाले सहा रँडच्या खुनासाठी चाफेकरांना फाशी तर टिळकांना का नाही पण टिळकांचा त्यांच्याशी संबंध नाही असं सरकारी वकिलानेच सांगितलं आहे हे लोकमान्यांनी कोर्टाला दाखवून दिलं लोकमान्यांच्या बाजूने सायमन आणि चिरोलच्या बाजूने कार्सन केस लढवत होते या प्रश्नोत्तराच्या वेळी वकिलाने विचारलं की तुम्ही ही फिर्याद हिंदुस्थानात का केली नाहीत लोकमान्य म्हणाले चिरोलचं हे पुस्तक तुमच्या सगळ्या साम्राज्यात वाचलं जाईल म्हणून इंग्लंडच्या कोर्टात लागलेला निकालही साम्राज्यभर होईल म्हणून मी इथे आलो त्याच्या बदनामीचा सूड घेण्यासाठी आणि चिरोलचे दात त्याच्याच घशात घालण्यासाठी लोकमान्यांनी आपल्या घरावरही तुळशीपत्र ठेवायला मागे पुढे पाहिलं नाही भारतात हा खटला चालला असता तर चिरोलच्या उचापती जगाला कळल्या नसत्या कोणत्याही भारतीयाविरुद्ध लिहिण्यापूर्वी आता इंग्रजांना विचार करावा लागणार होता आपल्या विरुद्ध निकाल लागणार हे लोकमान्यांना माहीतच होतं कारण कार्सनं उघडपणं म्हटलं की टिळकांनी हा खटला जिंकला तर आपल्याला भारतात राज्य करणं कठीण होईल अनर्थ होईल खटलाचा निकाल 21 फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून 17 मिनिटांनी लागला चिरोल केस लोकमान्यांच्या मनातलं गणित असं होतं चिरोलवर मी खटला केला ते महायुद्ध सुरू झालं म्हणून तिथे न्याय मिळेल म्हणून नवे। हिंदुस्थानातले जज्ज सरकारच्या मोठीतले त्यापेक्षा विलायतेतील जज्ज अधिक स्वतंत्र हा खटला उघडपणे चिरोल विरुद्ध असला तरी सरकारविरुद्धच होता कारण चिरोलने पुस्तक लिहिलं ते सरकारी गोऱ्या कामदारांनी दिलेल्या माहितीवरूनच लिहिलं तेव्हा चिरोल हारला तर सरकारची फटफजिती होणार महायुद्ध चालू आहे तोपर्यंत सरकारला हिंदुस्थानच्या मदतीची गरज आहे त्या मदतीमुळे हिंदुस्थानवर धडधडीत अन्याय करून असंतोषात आणखी भर घालणं सरकारला परवडणार नाही या अंदाजाने मी खटला भरायचा विचार केला महायुद्ध चालू असेपर्यंत खटल्याचा निकाल लागेल असा अंदाज होता पण आम्ही विलायतेला पोचून 15 दिवस होतात न होतात तोच युद्ध संपलं मी दादा दादासाहेबांना तेव्हाच म्हटलं की आता खात्री समजा की खटला आमच्यावर उलटणार युद्ध संपल्यावर कोण हिंदुस्थानच्या असंतोषाची परवा करतो लोकमान्यांना या खटल्यासाठी तीन लाख रुपये खर्च आला लोकमान्यांचा हा निकाल ऐकल्यावर टिळक भक्तांनी उत्स्फूर्तपणे फंड गोळा करायला सुरुवात केली लोकमान्यांना हे इंग्लंडमध्ये कळल्यावर त्यांनी हा फंड बंद करायला लावला त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरू झालेला हा फंड सप्टेंबर सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आला एका भारतीयावर सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तीसाठी हा फंड अशी यामागे भावना होती नेमस यात एक रुपयाचीही भर घातली नाही चिरोल खटला इंग्रजांना धडा शिकवण्याच्या धाडसाचा परमोच्च बिंदू होता एकोणीसशे एकोणीसच्या सहा नोव्हेंबरला लोकमान्यांनी लंडन सोडलं बावीस नोव्हेंबरला इजिप्त बोटीने ते भारतात परतले सरदार गृहात उतरले संध्याकाळी शांतारामाच्या चाळीत त्यांचा मोठा सत्कार झाला एक डिसेंबरला पुण्यात पोहोचले भव्य मिरवणूक निघाली सात डिसेंबरला त्यांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला नेमस्त आणि ब्राह्मणे त्यास विरोध करणार असं पत्र रँगलर परांजपे आणि गुप्ते वकील यांच्या सहिने समितीकडे पाठवण्यात आलं कार्यक्रमाचे संयोजक चिंतेत पडले त्यांची चिंता लोकमान्यांनीच दूर केली हे लोक सभेत दंगा करणार अशी बातमी होती म्हणून लोकमान्यांनी संयोजकांना सल्ला दिला की यांची व्यवस्था वेगळी करा म्हणजे कोण लोक आहेत ते लगेच कळेल पण नेमस्त काही आलेच नाहीत विलायत येऊन आल्यावर लोकमान्यांचा भारतभर दौरा झाला मद्रास अमृतसर सांगलीचं पंचांग संमेलन जुन्नर सिंध प्रांताचा दौरा यात ते व्यस्त राहिले सिंध प्रांतात त्यांचा भव्य सत्कार झाला लोकमान्य आपल्या आयुष्यात भारतभर तर फिरलेच पण त्यांचा सिलोनचाही दौरा झाला इंग्लंडही झालं युरोपात मात्र ते गेले नाहीत यानंतर मात्र सूर्यास त्याची वेळ जव यायला लागली लोकमान्यांचं वय आता चौसष्ट वर्षे झालं होतं मधुमेहामुळे कित्येक वर्ष ते सातूच्या पिठावर राहिले होते बुद्धीचा तल्लकपणा तसाच होता पण पाय लटपटायला लागले होते दूरचं दिसणंही कमी झालं होतं पायात मोजे घाला म्हटलं तर त्यांना ते, ते कबूल नसायचं हातालाही कुणाचा तरी आधार घ्यायला लागला होता यातच एकोणीशे वीस साल उजाडलं जगन्नाथ महाराजांचा खटला परत उभा राहिला होता त्याची कैफियत लिहण्याचं चा काम चालू होत त्यातच बारीक ताप यायला लागला खटल्याची सुनावणी 14 जुलैला मुंबईत होती म्हणून मुंबईला जाणं जरुरीचं होतं मलेरियाचा ताप सुरू झाला होता मुंबईत तोही हटेल या विचाराने बारा जुलैला ते मुंबईत आले सरदारगृहात नेहमीप्रमाणे उतरले पुढचे दोन दिवस वकिलांना कैफियत समजावून सांगण्यात गेले ठरल्याप्रमाणे चौदा तारखेला सुनावणी होऊन वीस तारखेला महाराजांच्या बाजूने निकाल लागला बुधवार वीस जुलैला दिवाण चमनलाल सहजच लोकमान्यांच्या भेटीला आले होते लोकमान्यांना किंचित ताप होता म्हणून ते आपल्या गाडीतून त्यांना फिरायला घेऊन गेले त्या रात्री लोकमान्यांचा ताप वाढला तेव्हापासून दुखणं वाढतच गेलं बुधवार वीस तारखेपासून पुढच्या सोमवारपर्यंत ताप येतच राहिला त्यातच निमोनियाची लक्षणं दिसायला लागली उजवीकडच्या फुफ्फुसाचा खालचा भाग सुजला मग कोठाही सुजला वरचेवर उचकी लागायला लागली मुंबईचे डॉक्टर्स आपापले उद्योग सोडून या थोर पुरुषाच्या सेवेत गुंतले आठ दिवसात सारी आशा संपली त्यांना पाहायला लोकांची रीघ लागली भाविकांनी आपापल्या परीने श्रद्धेने धर्मकृत्य चालू केली शनिवारी त्यांना श्वास लागला शेवटच्या चार दिवसांमध्ये त्यांना भ्रमही झाला बेशुद्धीत ते लांब लांब व्याख्यान म्हणू लागले व्याख्यानात ते म्हणत असत 28 जुलैला भ्रमात अठराशे अठरा साली हे असे झालं आणि हे एकोणीसशे अठरा साल शंभर वर्षांची हिस्ट्री आम्ही हे असे हीन झालो एकवीस जुलैच्या रात्री एक वाजता माझी अशी खात्री आहे की हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज तरणोपाय नाही यात घरगुती खासगी आठवणींचा लवलेश नसायचा एक ऑगस्टची रात्र सुरू झाली डॉक्टर देशमुख डॉक्टर भडकंकरांनी बाहेर जमलेल्या लोकांना सांगितलं टिळक आता ईश्वराधीन आहेत मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी या दिव्य तेजस्वी दीपशिखेच्या शरीरातली स्निग्धता संपली मोठा उल्कापात घडला महाराष्ट्रभर शोकसंदेश पोचायला लागला अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला